आयुष्याचे गणित लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे बहुसंख्य मुलांना त्यांच्या गणिताच्या शिक्षकाबद्दलचं मत विचारलं तर मुलं जराशी गुटमळतात म्हणजे काय बोलावे हा प्रश्न नसतो पण काही बोलायचे तर आहे पण बोलणार मात्र नाही किंवा बोलू की नको असा प्रश्न त्यांना पडलेला असतो गणिताचे शिक्षक जरा कडकच होते या प्रकारात मोडणारी मुलेच जास्त आढळतात लॉस एंजेलिस जवळच्या एका कॅथोलिक स्कूलमधल्या मुलांनाही तसंच वाटतं जवळपास सत्तरीला आलेले पूर्वी अमेरिकेत नेव्हीत काम केल्यामुळे एकदम ताठ मानेनं कडक शिस्तीत वर्गात येणारे कर्खरीत चेहऱ्याचे त्यांचे कॅल्क्युलस आणि बीजगणिताचे शिक्षक म्हणजे एकदम कडक काम आधीच कॅल्क्युलस म्हणजे अवघड गोष्ट वर्गात नाही दिलं लक्ष तर मेंदूची कवायतच होते तशा तास चालू असताना क्षणभर जरी कोणी घड्याळाकडे पाहिलं तर मास्तरांच्या काळ्या यादीत नाव जातं म्हणजे पुढे वर्षभर काळ्या पाण्याची शिक्षा गणिताचे गुरुजी असलेल्या जिम ओ कॉर्नर यांना त्याबद्दल विचारलं तर ते म्हणतात हो पंधरा सोळा वर्षाच्या तीस टग्या मुलांचं वर्ग म्हणजे काय कमी सजाय त्यात गणितासारखा विषय तो मुलांना नीट समजला पाहिजे आणि त्यासाठी माणसाला कडकच असावं लागतं असल्या मिलिटरी माणसाला काळीज नावाचा एक अवयव आहे हे एका विद्यार्थ्याला अगदी योगायोगानं समजलं आणि दूरदर्शनमधल्या एका कार्यक्रमात त्याने ते सांगितलं हा कार्यक्रम पाहताना माझंही लक्ष त्या कार्यक्रमाकडे वेगलं माझीही उत्सुकता चाळवली गेली मला वाटलं आता टू सर विथ लव अशा सिनेमातली काहीतरी गोष्ट दाखवणार गोष्ट दाखवली पण अगदी वेगळ्या प्रकारची काळजाला हात घालणारी हा विद्यार्थी समाजसेवेचा एक प्रकल्प करत होता शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या रक्तदान मोहिमेचा आपण जे रक्त जमवणार त्यांचे कोणकोणते उपयोग केले जातात याची माहिती मिळवण्यासाठी हा विद्यार्थी जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यानं त्याच्या शाळेचं नाव सांगितलं आणि जादूची कांडी फिरल्यागत त्याला एकदम व्ही ट्रीटमेंट मिळायला लागली तिथल्या प्रत्येक माणसानं हो तू या शाळेतून आलास म जिम ओ कॉर्नर सर कसे आहेत त्यांना नमस्कार सांग अशी त्याची खातिरदारी करू लागली हॉस्पिटलच्या प्रत्येकाला जिम सरांचं नाव कसं ठाऊ याचा उलगडा झाला रक्तपेढीच्या विभागात या रक्तदान केंद्रात सर्वात जास्त रक्तदान करणाऱ्या लोकांची यादी होती आणि त्या यादीत जिम ओ कॉर्नर हे नाव अगदी ठळकपणे झळकत होतं तर या गोष्टीची सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला झाली ओ निगेटिव्ह हा रक्तगट असा की तो कोणत्याही रक्तगटाशी जुळतो म्हणून या रक्तगाटा गटाच्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात अर्थात या रक्तगटाला मागणीसुद्धा जास्त असते आणि म्हणूनच एकदा सहज रक्तदान करण्यासाठी गेलेल्या जिमसरांनी ठरवलं की आता महिन्यातून एकदा तरी रक्तदान करायचं आत्तापर्यंत जिमओ कॉर्नर यांनी सत्तर गॅलनपेक्षा जास्त रक्त दिलं आहे या शिवाय ते कर्करोगग्रस्तांना उपयुक्त म्हणून प्लेटलेट्स दानही करतात त्यामुळे हजारो रुग्णांना संजीवनी मिळाली आहे पण ही कथा इथंच नाही संपली आठवड्यातून तीन दिवस गणित शिकवणारे जिमसर उरलेले दिवस या हॉस्पिटलच्या बालरुग्ण विभागात स्वयंसेवक म्हणून काम करतात तिथं त्यांना बेबी विस्परररर असं म्हटलं जातं या विभागात अतिशय आजारी असलेली आणि पुष्कळशी कॅन्सरग्रस्त बालकं असतात पालकांना रात्रंदिवस त्यांची सोबत करताना काळजी आणि जागरणानं थकवा येतो अशा वेळी त्यांना थोडा वेळ विश्रांती देणारे टेंडर लव्हिंग केअरगिव्हर म्हणजे ममताळू स्वयंसेवक लागतात आणि जिम सरांनी हे काम अंगावर घेतलंय नाही अंगा, अंगा खांद्यावर घेतलंय असं म्हणायला पाहिजे रडणाऱ्या वेदनानं व्याकुळ झालेल्या बालकांना जिम सरांनी कुशीत घेतलं की ती शांत होतात अशी त्यांची प्रसिद्धी आहे जिमसरांच्या आयुष्यात हे ममताळू वळण कसं आलं तर रक्तदान करण्यासाठी ते एकदा आलेले असताना त्यांचा लक्ष या बालविभागाकडे गेलं आणि तेव्हापासून त्यांचीही ममताळू सेवा सुरू झाली या विभागात पुष्कळ बालकं अनाथ असतात काहींचे आईबाप व्यसनी म्हणून मुलांचा ताबा सरकारकडे असतो काहींनी व्यसनांमुळे किंवा मानसिक आजारांमुळे मुलांचा छळ केलेला असतो तेव्हा अशी आईबापासूनही अनाथ झालेली मुलं इथं असतात जिम सरांचं प्रेम आणि माया अशा बालकांना संजीवनी देते जिम सरांना स्वतःची मुलं नाहीत तेव्हा मुलाला हातावर कसं घ्यावं इथपासून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आपल्या कडक गणित शिक्षकांची ही नवीन ओळख झाली तेव्हा त्यांचा विद्यार्थी अवाकच झाला भारावून गेला आणि त्यानं फेसबुकावर त्याच्या संबंधात लिहिलं त्याला हजारो प्रतिसाद आले एका चर्च लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आणि नुकतंच जिम कॉर्नर यांना त्यांच्या या कार्याबद्दल कार्डिनल पर पुरस्कार सुद्धा मिळाला न्यूयॉर्कमध्ये चार चौघांसारख्या चार पाच मुले असलेल्या कुटुंबात वाढलेल्या जिम कॉर्नर यांच्या आयुष्याचा प्रवास अगदी वेगवेगळ्या वळणांचा आहे बालपण संपून तारुणण्याची मजा अनुभवायची त्या वयात ते अमेरिकन नेव्हीत दाखल झाले व्हिएतनाम युद्धाचा अनुभव त्यानंतर न्यूयॉर्क शहराच्या रस्ते बांधाऱ्या विभागात त्यांनी इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी घेतली आणि ही नोकरी करतानाच रात्रीच्या शाळेत पुढील शिक्षण घेतलं असं करता करता तिसाव्या वर्षी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आणि मग पदवीधर झाल्यावर नोकरीसाठी कॅलिफोर्निया नोकरी करत असताना संध्याकाळच्या वेळात तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याच काम जिम करत असत आणि त्यावेळेला दडलेला एक शिक्षक त्यांना सापडला मग काय चांगली भल्या मोठ्या पगाराची अभियंत्याची नोकरी सोडून या माणसानं शाळेतली जेमतेम पगार मिळणारी शिक्षकाची नोकरी पकडली त्यासुद्धा नोकरीतून जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा आठवड्यातून तीन दिवस गणित शिकवणं आणि तीन दिवस तान्ह्या बालकांना गोंजारणं असा हा सगळा प्रवास या सगळ्या वळणांना एकत्र बांधणारं सूत्र आहे जिमच्या कॅथोलिक ख्रिश्चन धर्माने सांगितलेल्या चार मूल्यांचं सहानुभूती सेवा नम्रता आणि चांगुलपणा कंपॅशन सर्विस ह्युमिलिटी अँड गुडनेस तो त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा मार्ग आहे वे हा वे ऑफ लाईफ म्हणजे त्यांचा धर्म आहे धारयते इथे धर्म या व्याख्येत बसणारं पोषण मूल्य जिमओ कॉर्नर यांच्या अक्षरशः रक्तात आहे वर्गात बीजगणिताचे फॉर्म्युले म्हणजे सूत्रे शिकवणाऱ्या जिमसरांना आपलं काम आणि आपलं आयुष्य यांचा एक स्वतंत्र फॉर्म्युला स्वतःसाठी सापडला थोडक्यात समटाईम्स वी थिंक वी कॅन लर्न कॅल्क्युलस बट the real lesson is life